स्कंद आठवा अध्याय अकरावा भारत वर्ष का श्रेष्ठ आहे श्री नारायण मुनी म्हणाले हे सर्वात प्रथम जन्मास आलेल्या नारद मुने या भारत नावाच्या वर्षामध्ये मी रूपाने राहतो आणि तूच माझे अहोरात्र पुढील प्रमाणे स्तवन करीत असतोस तू माझी आराधना करताना म्हणतोस हे देवा ज्याचे शील हे प्रत्यक्ष शांतच आहे अशा त्या भगवंताला माझा नमस्कार असो तू निरहंकार आहेस अकिंचनत्व हीच तुझी संपत्ती आहे सर्व ऋषी श्रेष्ठांमध्ये सर्व श्रेष्ठ असा नारायण मुनी तो तूच आहेस हे प्रभो तू परमहंस आणि परमगुरु आहेस सर्व आत्मज्ञानी पुरुषांचा तू स्वामी आहेस म्हणून अशा तुझ्यासारख्या श्रेष्ठ ईश्वराला मी नमस्कार करतो तुला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो हे विभो तू त्या सृष्टीचा करता आहेस पण तू सृष्टी आणि लय यांच्या ठिकाणी अहंकार बाळगत नाहीस त्यामुळे तू भावने गुणांच्या सहवासाने तुझी साक्षीभूत असलेली दृष्टी दूषित होत नाही सारांश कोठेही आसक्त न होणाऱ्या आणि सर्वांहून पृथक अशा साक्षीला माझा नमस्कार असो हे माया घटनेचा ईश्वरा दुष्ट कलेवरावरील अभिमान सोडून अंतक्काली निर्गुण अशा तुझे ठिकाणी भक्तीने मन निश्चल करणे हेच योगाचे कौशल्य आहे असे भगवान हिरण्यगर्भाने सांगितले आहे ऐहिक आणि पारलौकिक वासना कामनाने लिप्त असलेला पुरुष पुत्र स्त्री द्रव्य याविषयी चिंतन करीत हे दुष्ट शरीर टाकण्यास जास्त भीतो तसाच विद्वान असूनही तो मृत्यूला भीतो त्याचा योग म्हणजे केवळ श्रमच होय म्हणून हे प्रभो हे अधोक्षजा या वैट शरीरावर तुझ्या मायेमुळे जडलेल्या आणि दुर्भेद्य अशा अहंकार प्रियतेला ज्या कारणे करून आम्ही सत्वर नाहीशी करून टाकू शकू अशा प्रकारे तू आमचा स्वभाव योगसिद्ध कर आणि त्या ठिकाणी दृढ कर अशाप्रमाणे मुनी श्रेष्ठ नारद म्हणजे प्रत्यक्ष तूच त्या महानंद स्वरूप नारायण देवाची म्हणजे साक्षात माझीच सेवा करतोस नारायण नारद मुनी हा सर्व अनुभवांचे सार जाणत असल्यामुळे या भारतवर्षात ज्या नद्या आणि पर्वत सांप्र दृष्टीत पडतात त्यांचे आता मी वर्णन करतो तू आता सावधान अंतकरण करून ते आई मलय मंगल प्रस्थ मैनाक चित्रकूट ऋषभ कुटक कोल्ल सह्य देवगिरी त्याचप्रमाणे ऋष्यमुख श्रीशैल व्यंकटाद्री महेंद्र वारीधर विंध्य मुक्तिमान आणि वृक्ष पर्वत हे पर्वत असून शिवाय आणखी पर्वत आहेतच पारियात्र द्रोण चित्रकूट पर्वत गोवर्धन रैवतक कुंकभ नीलपर्वत गौरमुख इंद्रकिल पर्वत त्याचप्रमाणे कामगिरी हेही श्रेष्ठ पर्वत, हे हे पर्वत भारतवर्षात आहेत या पर्वतांबरोबर आणखीही असंख्य पर्वत असून ते सर्व अत्यंत पुण्य फल देणारे आहेत या पर्वतांपासून हजारो नद्या उत्पन्न झाल्या आहेत नदही आहेत त्या नद्यातील उदक केवळ प्राशन केले अथवा स्नान करून त्यात एखादी बुडी जरी मारली किंवा त्या पवित्र नद्यांचे फक्त दर्शन जरी घेतले त्या नद्यांच्या गुणसामर्थ्याचे साधे वर्णन जरी केले तरी सुद्धा सर्व प्राण्यांची वाचेने, मनाने घड़ेली सर्व पापे सत्वर नहीं होता सर्व नद्याण्यशील ताम्रवर्णी चंद्रवशा कृतमाला वरोदका वैहापसी कांगभद्रा कृष्णवेणा शर्करवर्तका गोदावरी भीमरथी निर्विघ्ना पयोष्णिका तापी रेवा सुरसा नर्मदा सरस्वती या नद्या आणि चर्मनवती सिंधू अंध आणि शोन हे महानद आहेत ऋषिकुल्या महानदी कौशिकी यमुना मंदाकिनी ऋषधी गोमती सरयू रोधवती सप्तवती सुशोमा, शतध्रु चंद्रभागा मरुद्वृधा विस्तव्य असिंकी आणि विश्वा या ही नद्या प्रसिद्ध आहेत या भारत वर्षात ज्याचा जन्म झाला आहे असे सर्व पुरुष त्यांच्या सात्विक राजस कर्माच्या योगाने स्वर्गातील मनुष्य लोकातील आणि नरकातील नाना प्रकारचे इष्ट अनिष्ट भोग भोगतात ज्या वर्णाचे जे विधान कर्म आहे त्याचे त्याने विधियुक्त अनुष्ठान केले तर त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांना खात्रीपूर्वक मोक्ष मिळतो त्याचप्रमाणे सुकर्मामुळे कार्यसिद्धीही होते म्हणून ह्या भारत वर्षाला फार प्राधान्य असून ते फार प्रसिद्ध आहे असे स्वर्गातील वेदशास्त्रीही म्हणत असतात ज्यांना भारत वर्षात जन्म घेण्याचे भाग्य लाभून मुकुंदाची सेवा करण्यात त्यांनी जर आपल्या जन्माचा उपयोग केला तर त्यांना अत्यंत पुण्य प्राप्त होते त्याची गणती करता येणार नाही ना त्यांना हा भगवान प्रसन्न होतो आम्हाला सुद्धा येथे जन्म घेण्याची इच्छा आहे येथे निरनिराळे कठिन ऋतू करण्यास योग्य आहेत तपे व्रते उपयोग आहे कारण त्या ठिकाणी करण्यास वाव नाही पण आमची बुद्धी विषयाच्या उत्कट आसक्तीमुळे नष्ट झाली आहे ज्यांना एक कल्पर्यंत आयुष्य आहे अशा लोकांचे नाश पावणारे स्थान प्राप्त करून घेण्यापेक्षा थोडे आयुष्य जगायला मिळणारे भारतवर्ष केव्हाही चांगलेच कारण क्षणभर टिकणारे का होईना पण ह्या मर्त्य केलेले कृत्य विवेके करून केल्यास आणि ते कर्म ईश्वर अर्पण केल्यास ते मानव कसलेही भय नसलेल्या हरिच्या स्थानाप्रत पोहचतात खरोखर त्या इंद्रलोकात जाणेही बरे नव्हे त्याचा स्वीकारही करू नये कारण ज्या ठिकाणी हरिच्या कथामृत रुपी नद्या वाहत नाहीत महान भगवत भक्त साधून असतात त्या भगवंताचे जेथे भोगते नाहीत त्या ठिकाणी द्रव्येमुळे परिपूर्ण अशी मानवी प्रकृती मिळाली आहे त्यांनी जर मोक्षा करता प्रयत्न न केला तर ते पक्षांप्रमाणे पुन्हा पुन्हा जाळ्यातच अडकतात जे श्रद्धेने अग्नीमध्ये अग्नि इंद्र वरुण इत्यादी विभावपूर्वक आणि विधी मंत्र युक्त इष्ट देवतेला उद्देशून हवी देतात त्यांच्या त्या निर नावाने बोलवलेल्या एका आशिवादांचा प्रभू आणि स्वपूर्ण असा ईश्वरच आनंदाने ग्रहण करतो मनुष्यानी त्यांची प्रार्थना केली असता तो कामना पूर्ण करतो हे खरे पण ते पुन्हा पुन्हा प्रार्थना करतात म्हणून तो प्रभू त्यांना परमार्थ देत नाही जे निरीच्छपणे त्या भगवंताची सेवा करतात त्यांना तो सर्व इच्छांचे दमन करणारे जे त्याचे पदकमाल ते स्वतःच त्यांना प्राप्त करून देतो त्यासाठी देवाजवळ निराळी मागणी करावी लागत नाही जर आमच्या या स्वर्गीय मुखातून काही इष्ट पूर्ण पुण्यकृत्य राहिले असेल तर त्याच्या योगाने जेथे परमेश्वराचे ठिकाणी आमची स्मृती राहील अशा या भारत वर्षात आमचा जन्म व्हावा आणि हरीची भक्ती घडावी म्हणजे तोच आमचे कल्याण करेन नारायण मुनी म्हणतात हे नारदा हे महर्षे ह्याप्रमाणे स्वर्गलोकी असलेल्या देवांनी सिद्धांनी आणि महर्षींनीही असेच सांगून ठेवले आहे म्हणून भारत वर्षाचे महात्म्य फार मोठे आहे हे नारदा जम्बूद्वीपाची आणखी वेगळी अशी आठ उपद्वीपे आहेत असे सांगून ठेवले आहे इंद्राने नेलेल्या घोड्याचा शोध करणाऱ्या सागरपुत्रांनी ती निर्माण केली आहेत त्यांची आठ नवे तुला आता सांगतो तू सावध चित्ताने श्रवण कर स्वर्णप्रस्थ चंद्र शुक्र आवर्त नरमाशक मंदरोपाख्य हरिण तसेच पाचजन्य सिंहलद्वीप लंका अशी आठ उपद्वीपे अनुक्रमाने या नावांची प्रसिद्ध आहेत जम्बू द्वीपाचे क्षेत्रफळाचे प्रमाण फारच विशाल असल्याचे शास्त्रात सांगितले आहे आता हे नारदा यापुढे तुला लक्ष वगैरे सहा द्वीपांबद्दलही सांगतो अध्याय अकरावा समाप्त